श्री भगवान शंकर म्हणा शंकर म्हणाले त्यानंतर लक्ष्मण व श्री रामचंद्राना विश्वामित्र म्हणाले वत्थानो महाराज जनकानी पालन केलेल्या मिथिला नगरीला आता आपण जाऊया तेथील उत्कृष्ट यज्ञोत्सव पाहून मग तुम्ही अयोध्या नगरीला परत जा नगरी असे बोलून ते रघुनाथांना घेऊन गा करून जाण्यास गंगेच्या तटावर आले त्यावेळी नावाड्याने रघुनाथांना नावे तडण्यास मनाई केली नाविक म्हणाला हे नाथा तुमच्या पायाला मनुष्य बनवणारे चूर्ण आहे ही गोष्ट प्रसिद्ध आहे नुकतेच तुम्ही एका शेळेला स्त्री बनवली आहे मग शिळा आणि लाकुड्यात फरक तो काय आहे म्हणून नौकेवर चढण्यापूर्वी मी तुमचे चरणकमल धुतो अशा प्रकारे तुमचे चरणकमल धुवून मग मी तुम्हाला श्रीगंगानच्या पलीकडल्या तीरावर घेऊन जाईन नाहीतर हे विभो तुमच्या चरणधूळच्या स्पर्शाने जर माझी ही नौका सुंदर तरुणी बनली तर माझ्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचे साधन नाही असे म्हणून नावाड याने श्रीरामांचे चरण झुटले मग त्यांनी त्यांना आनंदाने पैलत्रॅल नेले तेथून लक्ष्मण व श्रीराम यांच्यासह श्री विश्वामित्र मिथिला नगरीला पोहोचले प्रातकाळी ते विदेहाच्या नगरात पोहोचल्यावर ऋषींच्यासाठी चा असणाऱ्या निवासस्थानी उतरले विश्वामित्र आल्याचे ऐकून अतिशय आनंदाने जनक राजा पूजेची सामग्री घेऊन आपले पुरोहित शेवटी साष्टांग प्रणाम करून त्यांनी विश्वास जणू दुसऱ्या सूर्यचंद्राप्रमाणे आपल्या तेजाने सर्व दिशांना देदिप्यमान करणाऱ्या त्या दोघा रघुकुलातील कुमारांना पाहून जनकाने विचारले देव असणारे दोन नरोत्तम कुणाचे पुत्र आहेत या प्रसंगी दोघे नरनारायणाप्रमाणे माझ्या मनात प्रीती उत्पन्न करीत आहेत तेव्हा महाराज जनकाना आनंद देत मुनिश्रेष्ठ विश्वामित्र प्रसन्नतापूर्वक म्हणाले हे दोन भाऊ राम आणि हे लक्ष्मण राजा दशरथांचे पुत्र आहेत यज्ञाच्या रक्षणासाठी मी त्यांना त्यांच्या पिच्या अयोध्या नगरीतून आणले होते येताना रस्त्यात माझ्या प्रेरणेने या अतिशय पराक्रमी रघुनाथाने एकाच बाणाने जगाला त्रास देणाऱ्या ताटकेला ठार केले त्यानंतर माझ्या आश्रमात येऊन माझ्या ये यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या सुबाहू इत्यादी मारून टाकले आणि मारीच्याला शेकडो योजने दूर समुद्रात फेकून दिले नंतर गंगेच्या पावनतीरावरील महर्षी गौतमांच्या पवित्र आश्रमात जाऊन तेथे त्याने शिळा रूपात असणाऱ्या गौतम पत्नीला पाहून आपल्या चरणकमळांच्या स्पर्शाने मनुष्य रूप दिले अहलेल्या पाहून रामाने तिला नमस्कार केला त्यानंतर तिच्याकडून यथासांग पूजा स्वीकारून आता ते तुमच्या राजभवनात शंकराचे पूज्य धनुष्य पाहण्यास आले आहेत आम्ही ऐसे असे ऐकले आहे की सर्व राजे ते धनुष्य केवळ पाहून गेले आहेत परंतु कोणीही त्यावर बाण लावू शकला नाही म्हणून हे राजेंद्रा महादेवांचे अतिशय उत्तम धनुष्य तुम्ही त्यांना दाखवा ते धनुष्य पाहिल्यावर ते आपल्या माता पित्यांना भेटण्यास लवकरच अयोध्येला जाऊ इच्छितात मुनिश्रेष्ठ विश्वामित्राणी असे सांगितल्यावर धर्मज्ञ जनकाने राम विधी व लक्ष्मण पूजनीय आहेत असे जाणून त्यांची विधीव विधीपूर्वक पूजा केली त्यानंतर राजा जनकाने आपल्या अतिशय बुद्धिमान मंत्र्यास बोला बोलावले आणि श्री विश्वेश्वर शंकराचे धनुष्य त्वरित आणवून ते, ते रामचंद्राला दाखवण्यास सांगितले मंत्री निघून गेल्यावर राजा जनक विश्वामित्राना म्हणाले ते धनुष्य सज्ज करून जर रामचंद्र त्याला दोरी लावतील तर मी रामाना माझी कन्या सीता देईन तेव्हा स्मितेकरून रामाकडे पाहून विश्वामित्रे म्हणाले ठीक आहे हे राजा तुम्ही लागलीच श्रेष्ठ धनुष्य अत्यंत तेजस्वी रामाना दाखवा ते मुनीश्रेष्ठ असे बोलत आहेत तोच अतिशय बलवानुसे पाच हजार धनुष्य वाहक धनुष्य घेऊन तेथे आले त्या, होते। तसे ते होते। त्या मंत्री श्रेष्ठाने ते धनुष्य दाखवले प्रसन्न चित्त असणाऱ्या श्रीरामाने ते पाहताच कंबर कसून सहजपणे ते धनुष्य डाव्या हात आणि उचलून वर धरले आणि सर्व राजे लोकांच्या देखत त्यांनी धनुष्यावर दोरी चढवली नंतर सर्वांच्या हृदयात सार रूपाने असणाऱ्या भगवान श्रीरामाने आपल्या उजव्या हाताने ते धनुष्य थोडेसे ओढले तोच ते धनुष्य मोडून पडले आणि त्या दा द आवाजाने दाही दिशा भरून गेल्या दिशा उपदिशा स्वर्ग लोक मर्त्य लोक आणि रसातळ इत्यादी सर्व लोक आवाजाने धुमधुमवून गेले हे पाहणाऱ्या स्वर्ग लोकातील देवाना आश्चर्य वाटले देवाने भगवान श्रीरामावर अमाप पुष्पवर्षाव केला आणि त्यांची स्तुती केली देव नगारे वाजवू लागले आणि अप्सरांचे समूह नाचू लागले धनुष्याचे दोन तुकडे झालेले पाहून महाराज जनकानी रघुनाथांना रिंगण दिले इकडे अंतपुरातील अंगळामध्ये जमलेल्या सीतेच्या माता अत्यंत आश्चर्यचकित झाल्या त्यानंतर सर्व अलंकाराने विभूषित सुहास्यवदना सुवर्णाप्रमाणे कांती असणारी सीता आपल्या उजव्या हातात सुवर्ण वरमाला घेऊन तेथे आली मोत्यांचे हार कर्णफुले रुंझुण वाजणारी करणारी रुंझुण आवाज करणारी नुपुरे सुंदर पैठणी इत्यादी लिलेल्या सीतेचे सौंदर्य झळकत होते तेव्हा स्मित करीत श्रीरामांच्या गळ्यात वरमाला घालताना तिला परम आनंद झाला त्यावेळी सकल अलंकाराने उत्तम प्रकारे विभूषित भुवन मोहन रामचंद्राचे रूप गवाक्षांच्या जाळ्यातून पाहून जनकराजांच्या सर्व राण्या आनंदित झाल्या मग सर्व शास्त्रात विशारत असणाऱ्या जनक राजाने मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना म्हटले हे मुनिश्रेष्ठ विश्वामित्रा तुम्ही सत्वर महाराज दशरथांना पत्र पाठवा की आपल्या कुमारांच्या विवाहासाठी आपले पुत्र राण्या मंत्री यांच्यासह त्यांनी येथे या तेव्हा ठीक आहे असे बोलून विश्वामित्रांनी शीघ्र गामी दूताना दशरथाक पाठवले अयोध्येला जाऊन त्या दूताने राजश्रेष्ठ दशरथांना श्री रामांची मंगल कीर्ती वार्ता सांगितली रामचंद्रांनी केलेले त्या अद्भुत कृत्याची हकीकत ऐकून महाराज दशरथ परमानंद बुडाले मिथिला नगरीत जाण्यासाठी दशरथाने त्वर करण्यास मंत्र्यांना सांगितले ते म्हणाले हत्ती घोडे रथ पायदळ सैन्य यांच्यासह सर्व लोक मिथिलापुरीला जाऊ देत त्वरित माझा रथ आणा उशीर करू नका मी आजच मिथिलेत जाण्यास निघेन अरुंधती पत्नीसह आणि अग्नीसह माझे गुरु मुनिश्रेष्ठ वसिष्ठ हे रामाच्या माताना बरोबर घेऊन सर्वांच्या पुढे चालवले अशा प्रकारे सर्वांना कूच कराव्यास लावून आणि विशाल रथावर आरूढ होऊन राजर्षी दशरथ आपल्या चतुरंग सेनेसह लागलीच मिथिला नगरीकडे निघाले रघुकुलती दशरथ आले आहेत हे ऐकून महाराज जनक आनंद विभोर झाला शतानंद नावाच्या पुरोहितसह यथोचित सत्कार करून त्याची पूजा केली त्यानंतर लक्ष्मणासहित श्रीरामाने पित्याच्या चरणांना वंदन केले तेव्हा आनंदित झालेले दशरथ श्रीरामाना म्हणाले अरे रामा मोठ्या भाग्याने आज मी प्रफुल्लित कमलाप्रमाणे असणारे तुझे मुख पाहत आहे मुनिश्रेष्ठांच्या अनुग्रहाण झाले आहे दशरथ राजा जण ब्रह्मानंदात बुडून गेले त्यानंतर जनकाने सर्व राजकुमार आणि राण्या यांच्यासह हो आनंदी दशरथांना सर्व सोयीने पूर्ण असणाऱ्या परम सुंदर महालात उतरवले त्यानंतर एका शुभ दिवशी शुभलग्न असणाऱ्या सुमुर्तावर श्री रामाना श्रीरामाना भावांसह बोलावून घेतले त्यानंतर रत्नगडीत स्तंभ असणाऱ्या सुंदर छत मनोहर तोरणे मोती फुले फळे यांनी युक्त तसे सर्व प्रकारच्या शोभादायक वस्तूंनी संपन्न अशा विस्तृत मंडपच घातला होता तेथे सुवर्ण अलंकाराने भूषित असे वेगवेगळे ते ब्राह्मण गळ्यात सोन्याचे अलंकार घातलेल्या सुवासिनी स्त्रिया तेथे आजूबाजूला वावरत होत्या त्या विस्तीर्ण मंडपात जनकाने श्री रामचंद्रान एका दिव्य रत्नजडीत सोन्याच्या सिंहासनावर बसवले त्यावेळी तुतऱ्या नगारे इत्यादी वाद्यांच्या मंगलध्वनीने तसेच नृत्य गायन याने मंडप गजबजून गेला होता त्यानंतर वशिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र यांचे क्रमशः पूजन करून शतानंद पुरोहितांनी त्यांना रामचंद्रांच्या दोन्ही बाजूला बसवले तेथे त्याने विधीपूर्वक अग्नी प्रज्वलित केला नंतर नाना रत्नालकाराने विभूषित आणि अतिशय सुंदर अशा सीतेला घेऊन सह महाराज जनक कमलनयन रामाजवळ गेले आणि विधीपूर्वक त्यांचे चरण ते चरणोदक त्याने आपल्या मस्तकावर धारण केले हे <coughs> चरणोदक शिव ब्रह्मदेव आणि इतर मुनिजन नेहमी आपल्या मस्तकावर धारण करतात नंतर सीतेचा एक हात धरून पाणी ग्रहणाच्या विधीप्रमाणे अक्षता व पाणी यासह जनकाने आनंदाने श्रीरामानं सीतेते दान केले आणि ते म्हणाले हे रघुश्रेष्ठा सुवर्णालकार मोती इत्यादींनी विभूषित कमलनयीनामा अशी माझी कन्या सीता मी तुम्हाला देत आहे याने तुम्ही प्रसन्न व्हा अशा प्रकारे संतुष्ट मनाने सीतेला श्री रामचंद्रांच्या करकमळी अर्पण करून ज्याप्रमाणे भगवान श्री विष्णूंच्या करकमळी लक्ष्मीला अर्पण केल्यावर क्षीरसागर हा आनंदमग्न झाला त्याप्रमाणे जनक आनंदमग्न झाले त्यानंतर त्यांनी आनंदाने आपली औरसकन्या उर्मीला लक्ष्मणाला दिली तसेच मांडवी व श्रुतकीर्ती यातील आपल्या भावाची पहिली मुलगी भरताला आणि दुसरी शत्रुघ्नाला दिली अशा प्रकारे शुभ संपन्नाने पत्नीने युक्त असलेले सर्व चारही भाऊ आपल्या तेजाने साक्षात लोकपाला शोभू लागले <coughs> त्यानंतर मिथिलापती जनकाने आपली मुलगी जानकी हिच्या बाबतीत नारदाने पूर्वी जो वृत्तांत होता तो सर्व सर्व वशिष्ठाने विश्वामित्र यांना सांगितला जनक म्हणाले एकदा यज्ञभूमीच्या शुद्धीसाठी मी जमीन नांगरीत असताना शुभ लक्षणे असणारी ही चंद्रवदना कन्या सीता नांगराच्या अग्र भागातून उत्पन्न झाली आहे त्यावेळी प्रेमामुळे माझ्या मनात तिच्याविषयी माझी कन्या असा भाव उत्पन्न झाला तेव्हा शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे मुख या सीतेला मी माझ्या प्रिय पत्नीच्या स्वाधीन केले एकदा मी जेव्हा एकांत स्थानी बसलो होतो त्यावेळी आपली महती नावाची वीणा वाजवीत आणि मुखाने सर्व व्यापक नारायणाचे गुण गात महर्षी नारद माझ्याजवळ आले आदर सत्कार झाल्यावर प्रसन्नतेने ते बसले आणि मला म्हणाले हे राजा तुझ्या अभ्युदयाचे कारण असणारे हे परम गुह्यवचन हो ऐका भक्तावर अनुग्रह करणाऱ्या इच्छेने देवांचे कार्य सिद्ध करण्यासाठी व रावणाचा वध करण्यासाठी परमात्मा ऋषिकेश मायामानवेष धारण करून जन्माला आले आहेत आणि ते राम या नावाने विख्यात आहेत ते परमेश्वर आपल्या चार अंशाने दशरथाचे पुत्र होऊन अयोध्येत राहत आहेत तसेच परमेश्वराची योगमाया ही सुद्धा सीता या रूपाने तुमच्या घरी जन्माला आली आहे म्हणून तुम्ही प्रयत्नपूर्वक ही सीता श्रीरामांनाच द्या अन्य देऊ नका कारण ही सीता पूर्वीपासून परमात्मा रामांची भार्य आहे अ संगी नारद आकाशमार्ग ने निलेपसून सीता भगवान विष्णू की भार्य लक्ष्मी है अच मी समझते हि शुभलक्षण जानकी कशा प्रकार रघुनाथान देता गुंतलो मी एक युक्ति लड़वी पूर्वी श्री महादेवा ने त्रिपुरासुरा पुरे जाए धनुष्य आजोबा घरी मन होते सीतेच्या पाणी ग्रहणासाठी सर्वांचा गर्वहरण करणारे हे धनुषच पण म्हणून ठेवावे थेवा, हवे असा विचार मी केला हे मुनिश्रेष्ठा तुमच्या कृपेने कमलनयन राम हे धनुष्य पाहण्यासाठी सिद्ध झाला हे रामा सूर्याप्रमाणे देदीप्रिमान अशा तुम्हाला सीतेबरोबर एकाच आसनावर विराजमान झालेले पाहून आज माझा जन्म सफळ झाला हे रामा तुमचे चरणोदक मस्तकावर धारण करूनच ब्रह्मदेव हा सृष्टीचक्राचा प्रवर्तक झाला आहे तुमच्या चरणोदकाच्या सामर्थ्याने बलीला इंद्रपद प्राप्त झाले आणि तुमच्या चरणधुईच्या स्पर्शाने अहल्या तत्काळच पतीच्या शापात शापातून मुक्त झाली तुमच्यापेक्षा दुसरा असा कोण बरे आमचा रक्षक आहे कालचक्र जिंकणाऱ्या योग्यांच्या समूहाने तुमच्या बादकमलांच्या परागावर अतिशय प्रेम करून संसाराचे भय सुद्धा जिंकले तसे ज्यादा नमसंक नाम, नाम कीर्तना तत्तर देवाने दुख और शोक जिंक है अशा तुम्हारा चरणें मी निरंतर शरण आलो है अशा प्रकार श्रीरामांतुति करून शंभर कोटी सुवर्ण मुद्रा दहा हजार रथ दह लक्ष घोड़े सहाशे हत्ती एक लक्ष सैन्य तीन से दास जनक महाराजा ने महत्मा श्रीरामान दी अनेक दिव्य वस्त्रे तसे मोती रत्ने घर तयार केलेले लिए हार कन्यासर जनका प्रेमा ने सीतेला वशिष्ठ इत्यादि व्यवस्थित पूजा के भरत लक्ष्मण शत्रुघ्न तसे दशरथ राजा यथोचित सत्कार करु जनक राजा ने रघुश्रेष्ठ महाराज दशरथाला निरोप दिलासंगे रुदन करना सीतेला आलिंगन देव डो आश्रे माता सीतेला सासूच्या सेवेत तत्पर होऊन तू सदा रामचंद्रांच्या मनाप्रमाणे वागून पतिव्रता धर्माचा अवलंब करून आनंदात रहा। त्यानंतर रघुकुलातील श्री रघुनाथांच्या प्रयाणाच्या वेळी तुतार्या मृदंग ज्या अनख इत्यादी वाद्यांचा घोष व स्वर्गात राहणाऱ्या देवताने वाजवलेल्या तुताऱ्या मृदंग इत्यादींच्या आवाजात मिसळून वाढत गेला आणि त्या तुमल ध्व ध्वनीप्रमा सर्व प्राणी विस्मयचकित झाले इती उमा इतिमद्यात्मरायणे उमहर संवाद बालकांडे षसर्ग स